मयात तैलपूर्णा प्रज्वालिजमलाेश्वर गोपालकृष्ण भगवान कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय अलये पदमासे व्रत कृष्णाचार्येष्ठ गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय अलये पदमा गोविंदो न गोविंदायमो महाकृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हलये परमाने हरे परमा वरत क्ल्य क्लिष्णाच गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हलये परमहामने हरे परमा व्रतक्लेशनाचार्य व्रचक्रेशनाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हले करत्मने हरे परमाने व्रतक्लेशनाचार्यतक्रेशनाचार्य गोविंदाय नमो नम य वासुवाय कृष्णाय वासुदेवाय हलये पदमात्मने हरये पदृत प्रेशनाचार प्रेष्णाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय फलये पदमा परमान स्लेश नाचार क्लेशणाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय वलय पदमा कृष्णाचार्य कृष्णाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नम नम गोविंदाय नमो नम गोविंदाय नो नम गोविंदाय नमो नम गोविंदय नो नम नैवलाय ना कदमता अत्यंत मनोहर चित्त वेद असा वेळ वाजल्यानं प्रयत्न केला तो वेळ ध्वनी त्याचा परिणाम जगावर तर झालं त्यामुळे जगावर झालं तर चेतनावर त्यांनी चुण सोडून दिलं नेहरू चारा चरु विसरल्या गौत्याची होती वाईने हलत होती त्यांनी हरण बोलणं सोडलं की सर्वांना ते ऐकू लागले पक्षांचा स्वभाव आहे पहाटे असतात तेलणार नंगे कलेक्ट सोडून पक्षी पुढे आलायचा आनंद वाय पाहिजे पण जितक्या कमीत कमी गतीने वाटायची तितक्या कमीत कमी गतीने आपण वाहतो असा व्या या सृष्टीवर परिणाम झाला कुमारी ज्या आहेत त्यांच्यावर परिणाम झालावर परिणाम झाला आणि त्या वृंदावनाम हे भगवान श्रीकृष्णजीसह उभा होता त्या ठिकाणी निला दिसत लेखी आहेत का परतंत्र आहेत काही स्वतंत्र आहे निदान आई जाओ का आई। कर्मचारी लगे तो, तो, तो गोविंदा पाण्याचं आणि अजिंकी सुना सातवा या सगळ्या एका ठिकाणी एकत्र झाल्या आणि म्हणून मला म्हणता आपण कार्यक्रमात सांगता आलो पण सगळ्या वेळेला योजना केली एक एक रवळणी एक एक रोपा आधी धरून नाततील रास म्हणत पण एक लक्षात घ्या सध्या नवरात्रामध्ये जो गरबा म्हणून झुडून आणि म्हणजे आपण आनंद प्राप्त होईल अन्न भा त्या सगळ्यांना याच्यामध्ये रसत्व प्राप्त होतो असा तो रसरास श्रेष्ठ असा परम है कृष्णी तो तो तो गोपीचार को है है कह योजना नहीं मुक्तारी प्रचन्न बोलना मंडली लक्षण स्त्री आरोप अशा प्रकार एक स्त्री एक पुरुष असे एकत्र येऊन असं राहायला असताना करत नाही आणि आनंद लोकांचं कर्मचा वेळ नाही तुका म्हणे त्यांचा धन्यचार म्हणले ते म्हणजे हा गिचार काय तळावाचा लक्षात घ्या मैं यह को ना, कोछी से ना, ना, तो ना उपमान उपमय साधर एक मंत्र सीते आता मानस चंद्रावर गेला असण कोणाच्या वर्णन कोणी चंद्रासारखं आहे खड्डे आहे गडी आहे डोंगर आहेत टेकडे आहेत पाण्याचे ओहोर आहे बिवरा आहे म्हणजे हे चेहऱ्याच वर्णन नाही होणार ते का पती वर गुणगान केलं जात यांच स्मरण केलं जात्या वाचण्याला केवळ लोकात वाद येतो केवळ लोकधंदा येते आवना येते तिच्या वाट्याला मान येतो सन्मान येतो सुखी येते गुणगान येत नाही के के है क्या इस पत्नीच नाम सब कोण धन्यसाहेबांसाठी त्याचा महत्वाचा भाग आहे अत्यंत विलक्षण प्रेम निरहेरभर प्रेम निरा म्हणतो प्रेम आहे आम्हाला ज्याच्या प्रेम आहे त्या जोपर्यंत आमकुणपर्यंत प्रेम आहे प्रतिकूलता प्रेम समजा असे कित्येक आयोग पाहिले यांनी कष्ट केले आता काळजी केली रात्रीचा दिवस केला केलाय केलंय मुलाला शिकवले आपण मुलाच्या रत्नात दोन्ही अंगीड स्नपान कर मांडव करत ना पण सगळे मनोरच नमस्कार मेला, अनुकूलता प्रतिमता गोपाळांच त्या गाईवर समजलं कृष्णावरची प्रेम आहे ना त्याला काही येत नाही त्याला काही मागायचं नाही आहे लक्षात ठेवा सुख सुख सुचित्व आणि माझ्यामुळं त्याला किंवा तिला कसं प्रेर राही आनंद निर्माण आहे हे तर सुख सुखित्व आणि त्यांच्यामुळं मला कसं सुख प्राप्त झाली हे सुख सुख म्हणतात कि जर सुरेशित्वाला दिली जाते त्याला प्रेम म्हणतात हा प्रेम भाग आहे गोपीचा प्रेम भाग असं तो महाराज करता आणि गोपी म्हणाले काय भाग्य आहे लक्ष्मीच्या वाट्याला जे सौभाग्य नाही तेच प्रेम सुख आमच्या वाट्याला आम्ही भाग्यवान आणि त्याच्या जीवनात थोडा जण दोडा थोडा आणि भगवंताच्या तर अजिबात अभिमान नाही अभिमान नाही तुला अभिमान मे समान भाग देवा करतून अंधार काही म्हणजे मला जा आम्ही आहे ना म्हणून यांचं चाललंय आम्ही गेलो गेलेलो याचा अर्थ सतत चाललंय पाहिजे आणि महात्मा त्यांना कोणी राम वाचायला त्याची झोपीत पडले आणि झोपडी म्हणजे खरंच झोपडी आला आम्हाला कोटी दीड कोटी रुपये आणि शेवटी म्हणता आपलं काही पंचप्रमाणे असं कुठं काही काही नाही त्याला सगळ्या आणि भाषा येत होती त्या स्वामीवर गवताच्या शैलीवर पूर्ण शैली होते गवताच गवताची झोपी दास होते होते होत्या तीर्थ होती जे कोण होते राष्ट्रसंत ज्यांना पदवीची भेटलेली आहे ते तुकडोजी एक रक्त आहे मज्जा या तुकोडीच माणसी छतावर ना जमिनीवरी पामिन धुतीवर छतावर खांबावर नदीवर पुळेवर खाली भूमीवर नाही म्हणलं काय कारण खालीदार येत नाही काय प्रश्न आहे आम्ही खाली घेऊन प्रश्न चालेल म्हणून आले तर काय विचार पायऱ्या आमदाराच्या आम्ही शत तोडून घर आपली शिती पाहिलेला आम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत म्हणून भगवंत अभिमान चार हजार चार संतान भाव उपयोगिता कार्यकारिता है चक्रे अभिमा का तो चक्रे अभिना हता मोहम्मद जो मोह है ममता आहे माया आहे त्याच तो आणि हाती ते निज प्रमले सदा पूजी तेव्हाही फक्त आपल्याकडे आला तर पूजन कमल भगवान दिसे नाव भगवंत झालेलं गेला आम्हाला विचार प्रत्येकाने आम्हाला स्वावजी तुलसी माफे सांगणार सुंदर लोक शिकवला होता सोपा श्री तुलसी जय तुलसी जय जय तुलसी कसी तुलसीकारि जय जय तुल कसी तुलसी अशी तुल थी। तू ज्या दिवशी नसती तू ज्या दिवशी नसती त्या दिवशी श्री पाड उपचार आपण करा पण तुळशी नसेल तर बापूच्या उपचारांचं काही संत त्याने बापू काही लोक भावे तुळशी तर पाणी जोडा म्हणाले की तर भावानी त्याला भावृत्तांत कुठं चरित्र आहे ना त्यावेळी सत्य भावानी कृष्णाला दान टाकला नार आणि परत परत पण ह्याच्यावर सोन घेऊन काय करायचं इतर गडव्यांच्या कृष्णाचं भूमीवर ना हे करून हातबंद झाली उतरला रुक्मिणीकडे गेली बाईच तर असं कामे रुक्मिणी आली रुक्मिणी कुठे शोधावा मला म्हणे ब्राह्मणाला आजार वाटत शोधणाऱ्याला ते वाटत आजार शोध शोधता तो भगवंता तल पाया शुभ चिन्ही तिच्छे उमटने सिंह ना आम्ही पाहिला आला आणि दोन पावलं आहेत पण ती लहान आहेत आकारल्यावर पावलं आहे तिसरा डोळा पाहत असल तू तर्काला तर्क सुताल सुत आणि म्हणजे पो ओपी भाग्यवान किर्कीला तिला घेऊन गेला कुले पण म्हणजे आधी आणि बाबांनी दिसत होती ती दिसण्याची झाली आमंतर मानत मानली हो काय भाग्यवंती होती चालून चालून जमली म्हणून भक्ते तिला दिसत त्यामुळे पावलं हे आणि ह्याची पावलं बोलून आता कृष्णाची अरे बाबा हे काय हे काही खरं नाही आणि त्या आंतर आपला आपण विचार करू लागल्या की आपल्याकडून काही सुरू झाली का आपल्याकडून अपराध झाला का आपल्याकडून काही आभारी झाले का आणि मग त्यातनं इवन भागवतातलं दशमस्कातलं जे गोपी गीत आहे पुढे युवन गीत आहे भवनगीत आहे विचित आहे जय ते जन्मणार प्रजाय इंदिरा छश्व कृष्ण जर वृद्धानल्या ते जन्म ते पण खूप प्रवेश झाल्या प्रश्न त्याला प्राप्त झालं माधुली मधुर होता शृंगारी असं झालं आणि काय झालं श्रेय इंदिरा इंदिरा ऐसी आयुष्या शादना व्यापारी गुआ शिंदे मन दोन ग्रीमेना पन्ना पैशा मस्ती है जन्माला वापरायच्या पिताऱ्याच्या भरलेल्या असायच्या दोन दोन चेहराच्या तीन तीन चेहराच्या तुपाची तपेली समोर घ्यायची साखरेचा डबा घ्यायचा केरळ त्या तुपाच्या तपेरी पुस्त्या साखरेच्या डब्यात असून तूप घ्या बशी साखर घ्या तेव्हा मी काही कमी केलं नाही कुटुंबाच्या अवस्था मी पाहिल्या आजच्या घरातल्या भगिनी लोकाच्या घरी भांडी धुणी करून रुजगार लक्ष्मी का उपवंत करू नक्ष्मी पुत्राओ लक्ष्मी दासन पुत्रा लक्ष्मी, लक्ष्मी कार्य स्वरूप निवार लक्ष्मीचा पात्र दंडाला पात्र दासनाला पात्र तू कृपा कृष्णा एक सकल समाधान नोहे ूप लागली सहसूांच्या गोपींच आरोप केलं गोपी पाहिजे आमचे डोळे भूकेले व्यापून झाले तुला पाहू दे ना पाहू दे तुला तुला पाठ भगवान प्रस लिहिले म्हणजे देवबुद्धीला जागाच नाही देवबुद्धी विवर्जित झालेली आहे असं अर्धना कोठे आठवणी आणि अवस्थेला प्राप्त झालेल्या चरित्र ऐकताना राजाची सास झाल्याने सुखाय राज्याने प्रश्न विचारले दशमस्कात एकूण तिचा किसावाय हा हे विचारले काय होत ब्रह्म सुखारात प्राप्त झाल्या ब्रह्म झाल्या गोष्टीना हा प्रश्न ज्ञान असताना त्या ब्रह्म सुखारा प्राप्त झाल्या चुकाच्या दाखव घेऊन राजा परीक्षेचा तोड राजा आसन पाच पंचवीस सात शेवट मरणार पण आमची त्याच्या मसामध्ये अमृताची धाड लागली आपण हे आमृत्ती करुताचं ज्ञान नसलं तरी जे कधी आमृत्त्या त्यांनी मरे का आम्ही काही तो का जेले जीव भूक निवारण करे आई जेवे आदर लेको जेवरे गंगा स्ना ही पाप ना हो गंगे की वस्तु सामर्थ्य शक्ति नहीं गंगा स्नान करना भाव भाव माणसाच्या भावयनान केलं आधीच्या गंगेशी तिला वाघ सह्याना त्यांनी डोक्यावर येऊन बसले मुली काय होईल गंगा स्नान केलेली आणि माणसं पाबू मुक्त होत शंकर म्हणजे गंगेच सामोरचे नाही गंगेच्या ना गंगे बारा महिने तेरा का आयुष्यवर राहणारे जलस जे आहेत ना ते मुक्त झाले असते की नाही ते होत नाही इतके गंगा पाहिला त्यांनी रंगे स्नान केलं मुक्त होतात काही दोन भाग हायड्रोजन प्लस एक भाग ऑक्सिजन टू पॉटर नाहीतरी आपलं माझी समजत काढण्यासाठी सांगतात तो दाखव काढलेल्या एका खड्यात पडलं मोठ मोठ्यांचे ओळखून सांगत होते कि तुम्ही गंगा स्नान करून आलाय पाचकाच मुक्त झालाय पवित्र झालाय गंगा पाहून गंगा गंगेची एक धन म्हणून आलं गंगा स्नान केलं आणि म्हणून आलं की आज मी पापमुक्तो आज मी परत माझे सगळे दोष सगळे पापून गेली गंगा स्नान केले तू धन आला रस्त्यावरून जाऊ लागला शिवशंकर कुणीतरी या मला काढा कुठच्या मी पावत नाही मी तुला गंगा स्नान करू नाही काय विचार आपण आता पाळून याला करून मध दिला इतके लोक गंभीर मांडल्या त्यांचा विश्वास नाही हा धनकर आला पण त्याची खास त्याचा विश्वास मी तिथं गंगेच सामर्थ्य नाही भावाच सामर्थ्य आणि अमृत पनी करू काम करू चिंता आणि तुमचा भाव आजो आवडत नसतो तिथ वस्तू सामर्थ्य आहे तस परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण हा परब्रह्म आहेसतो ते साक्षात परब्रह्म आहे त्या जो वस्तू सांभाळते त्या ब्रह्म भावाला प्राप्त झाल्या गोपिका दिल्या प्राप्त झाल्या ब्रह्म सुखाला वर्णन करत शरीर सुखाला प्राप्त झाल्या ब्रह्म सुखाला प्राप्त झाले हे फल आहे ब्रह्म सुख लागलंय ब्रह्मरूप झाले केशी एक दिवस गोपाळकृष्ण एकता असताना नारदाचे स्वाडी पुकुळाकाळी त्यांनी कृष्णाची गाय घेतली की, की प्रभू पुढं मला म्हण आहे थोडा काळ आहे गोकुळात जाणार आहे एकदा गेलो पुन्हा गोकुळात येणार नाही परत परमात्मा एकदा गोकुळात येईल पुन्हा गोगळ गोकुळात आहे मला वाटतं मला नाही पण आहे तो योगी आहे तो त्याग आहे कृष्णजीवनात साथ करतोय असे कृष्ण जीवनातला आत्मा देत असेल तर कृष्ण जीवनातला प्रयोग करत होता अनेक दैत्य पाठवत होता दैत्य जात होते पण गेलेले परत इथेच नव्हते यंत्र आनंद काय करू चालत नाही काही मात्र चालत नाही काय नारला कळसा कळसा काय प्रश्न आहे काय संदी नारुला किती असून हा सगळ्यांचा कसा कसा आटवायचा तसं मी म्हणत केलं म्हणजे मला विचारलं जातस ना अशी पायरी आली नसते असं तर झालं गेलं आता आलायच नाय बोलू हा तेवढे जेवढे आपण दैत्य राक्षस पाठवतस ना ते त्या कृष्णाच्या दुर्क्षण मध्ये त्याच्या हातीत जातात त्यामुळे ते निष्पर आता काय बोलू आता तू दैत्य पाठवतो तू कृष्णाला त्याच्या हातीत न बाहेर आणि तुझ्या हातीत येऊन चुटकी झाली त्याची चटणी होती का नाही नारला मारलेला नार बरोबर कुणाला पाठवा कृष्णाला आणायला आतुराला पाठवून उपयोग नाही मग श्रेष्ठ यादवांच्या पैकी एक श्रेष्ठ यादव आहे आणि काम आहे काय गोकुळात जायचं आणि गोकुळात जाऊन त्या कृष्णाला बलरामाला नंद या सगळ्यांना आपण एक फार मोठे कुस्तीचे आकडे घोरडावर मथुरे त्याला जाऊन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आहे त्याला करून एक धनुरू याद आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी नंद बलराम कृष्ण या सगळ्यांना मोठ्या इतमा घेऊन यायचं मथुरे आपण म्हणजे ह्या कृष्णाचा सगळं देख आहे काहीतरी काहीतरी कृष्ण कृत्य आहे आणि आपलं भाग्य आजपर्यंत आपण रामकृष्णांच्या विषयी ऐकत होतो आज आपल्याला त्यांच्या दर्शनाचा येऊ देणार त्यांच्याशी बोलण्याचा येऊ देणार आणि त्याच्या बाजी आपलं काम आहे काय अकोला गोपाळ रामकृष्णांच्या द्वारे घेऊन याय शकतो नंदाने आपल्याच स्वागत केलं गोकुळ्यात प्रथम रथ पाहिला घेऊन आला रथ घेऊन कोण आला कशासाठी आला नंदाच्या वाटेवर चर्चा सुरू झाली आमदार होऊ लागले कोण आला असेल कशाला आला असेल काय कारण असेल सायंकाळच्या वेळी राम कृष्णांच्या स्वागत आले अक्रोला आपल्या काकांना रामकृष्णानी नमस्कार करण्यासाठी म्हणून गेले पुढं अक्रोलानी दोन्ही मुलांना आपल्या छातीशी कवटाळ्या डोळ्यात <laughs> ते मात्र आणि मग बहुजन नंद यशोदा पगळा श्रीकृष्ण अक्रूळ यांची बैठक आपल्या येण्याचं सांगितलं अभिवान आणि हे सांगितलं की ह्या मला कौसाचा हेतू सरळ वाटत नाही बाबा हे ऐक का नाही आलाय की ना आमचा इथं काय आज झालाय आम्हाला ऐकलंय हे निमित्त चांगलंय उदयचं तुम्ही काय काय निमंत्रतो पण हे का गोकुळ वासरांचा प्रत्यक्ष निरोप घेऊन निघणं मलाच म्हणणार नाही गोकुळ वास्त्र म्हणजे जागी व्हायच्या आधी मध्या खुलटी ना आपण म्हणजे तो प्रसंगच ना मला नाही होणार ते त्यांचा निरोप आले मध्यान रात्री रामकृष्ण सज्ज झाले नंद तयार झालाय बाकीचे नंतर अंगण गोकुळ वास्याने व्यक्त वर्ग आणि सगळी मंडळी विशेषतः गोपी विचाराला कुसे यशोले सावरा सावळा पुन्हा श्रीकृष्ण उभा साधणी आपली सायुवाधना या नंदाच्या अंगणी मिळाच्या रामकृष्ण राखलत होते कापच होते रागारी संतापानी तो का तो आमच्या सगळ्यांचे प्राण अकृत तुझे नाम त्यांनी तुझ नाम अक्रूळ म्हणजे क्रूर असं आहे पण तुझी करणे अत्यंत अतिक्रूळ आहे एवढे दरम्यान राम कृष्ण रथात झाले होते काकाळी अकांत उपळी भूमी पडल्या वन बाळी त्या पूर्ण सांभाळली नयनीच्या वगैरे भिजणी धरणी घर आम्हाला अर्ध्या वाटेतलं परत येऊ लावून दिसेना असा कसा अण्णा असे वाटेमध्ये सायंकाळ आणला तुला म्हणून तुम्ही काही लताच ना, ना का मी येऊ नये संध्याकाळी नंतर लसात बसतो ठीक आहे आकडून येऊ नये कुठलं ना रामकृषांच्या कृष्णाची अक्रूल काय कळत नाही जन्म आला त्याला उतरविण्यासाठी जी नियोजित जागा होती ती सगळी मंडळी सांगते कौसा कळली ती कामगिरी पाहिजे राम कृष्ण नंद बाकीचे माझ्या कामगिरीत मी मुक्त झालो आता तू तुझा करू माझी जबाबदारी समजित होती दुसऱ्या दिवशी होत की कौश गोकुळ असे सगळं काहीतरी काहीतरी कपड असूर्ती लहान कीर्ती महान अजून आपण वय पाहिले नाही पण आपला विश्वास आहे रामकृष्ण कौसान पूर्ण होती दुसरे पहा राजा रस्त्याने घाल मथुराने गर्दी केली होती रस्त्याचे भूत भाटे झरोगे सज्जे जिथ उभं राहून रामकृष्णांना पाहता येण्यासारख्या जागा होत्या स्वागत करत होते आवशन करत होते त्या मसुरावासी स्त्रिया त्यांना दृष्ट लावलं नाही कारण कडाकडा आपल्या दोन्ही हाताची पोट माणूस होत्या की त्या पोटा दृष्टी न न त्या एक वस्त्र प्रक्षादन कर करण्याचं वर्णन भागवतात नाही त्यामुळे आम्ही गोकुळात काम चालू राहते राजधानी मध्ये प्रकारचे कपडे वस्त्र आमच्या जवळ नाही यातलं तरी आव्हान देतात जास्त थोडा घरच हे म्हणाला तुम्ही त्याच्या हातात वस्त्राचा घट्ट विचार घेतात जी वस्त्र होती सगळ्या खरोखरच्या वाचून मोकळ्या जातात आणि तुम्ही नाक माहिती जिंड कस करता कापायच नाही लागायच नाही पण ठी नाही कापायचं नाही भाजायचं नाही म्हणजे अखंड फुरण आणि ती कच्ची उकडलेली कही काय खाण्याच नाव पडताच्या शरीराचं त्याने जिंक मान की ही नाविकडन पावलं माग्या पोकळ हा आणि टिकत होते लावली पाहून आपला आणि वेळेस वस्त्र विणलेले पाहून तो म्हणजे आजपर्यंत आम्ही जे कष्ट केले ना आमच्या कष्टाला आज खरंच रामा कृष्ण तुम्हाला जे आहे ना सगळे व्यक्ती तरी माझं काही म्हणून घ्या नवीन मेंदीची वस्त्र रामकृष्णा गोपाळांना घेऊन टाक त्याच्या पुढे श्रीरामाच दुकान लागू त्याच्या दुकानाबाजी गेले महायुराला काही पुष्पमाळा काही पुष्प गजरे पुष्पगुच्छ पुष्पहार आम्ही घेऊन टाक आणि सगळे दुकाना कृपाची कृष्णा तो आणि निघाली होती वेगवेगळ्या आणि सुगंधी उष्ण दादा शारीरिक वर्गावर ना अशी कोणाची प्रचेष्ठा करणं बरोबर काय करणार शारीरिक आहे भगवान कृष्ण आम्ही असले काही उठी काही आकार सगळे तुमचा कृष्ण तिच्या पुढ्यासाठी आपल्या दरावाच्या पूर्जेच्या पाठीशी घातला आकार उजव्याने तिची हनुवर्ती धरली तिच्या उजव्या पावसावर आपल्या उजव्या पावसाचा भाग दिला आणि तिच्या शरीराला आता एक झटका दिला की ते तीन शिवाने असणार नाही अशी ती दिसू लागली ते म्हणाले प्रभो सामान्य आपल्या पायाचे दाशी शेविका आहे घरीच झाला त्यामुळे आधीच प्रयोजन ज्याच्यासाठी आज ते रुप आणि म्हणून आवाच प्रयोजन कोणत्याही एक परम प्रयोजन असत एक आवाज प्रयोजन असतं ना ती भारतात येतात त्या पुण्यात येतात आणि पुण्यात आली ना म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या त्या महिला तुळशी वाजाला भेट दिल्याशिवाय परत अमेरिकेलाच असेल तुळशी बागेतन काय अमेरिकेत काय पूर्ण अमेरिकेचे नागरिक काय म्हणजे पातळीत अमेरिकेत नाही मिळत त्याच्या अमेरिकेत नाही येतात का पाहुण्या भेटण्यासाठी येतात परमप्रयोग म्हणजे परमपूर हृदयात आले महाराष्ट्रात आले पंढरीत जा आर जास्त गेले पंढरपूरला जाऊ ना म्हणजे तुम्ही म्हणता ना पंढरीत जा जाऊ ना म्हणजे आम्हाला बंद असिझर सुरू करून स्नान करायची सवय त्यातून उघड्या बघलं स्नान चलत नाही स्नान नाही दर्शन काय दर्शन घ्यायचं नगर प्रश पंढरपूर नेमके चालण्यासारखं नव्हत मग भजनपुर ते सगळं आमच्या खोट्यावर जात आम्ही कडे तिघतच नाही मग पंढरपूरातून केलं काय तुम्ही दर्शन नाही शरीर बाबा नाही कुंडाली करायचं नाही कळलंच नाही तो म्हणलं माझ्याकडे एकच बहीण धोरे दोन बैला तिसरी तुम्हाला पंढरपुरातून चंद्रा अरे का पंढरपूर परमप्रोजना म्हणली नाही म्हणा दुसरा दिवस आणि त्या आखाड्याची योजना देतो त्या दादाची योजना अशी होती की आती आनंद झाला आणि त्या आनंद दादामध्ये कमसाच्या सामन्यानुसार त्याचा तो पुर नावाचा प्रचंड ना मोठा हत्ती होता त्या हत्तीला आम्ही उभा केला होता त्याच्या गंडस्थळात मध वाहत होता असं कोण त्यात त्याला आणखीन मस्त केला योजना काय होती माता सांगतो कि दोन कोड त्यात आई झाले तर रामकृष्णांच्या मातानी हत्तीला अंकुशला त्याला इशारा मिळाला तो धावून गेला पण रामकृष्णाने काय केलं हत्तीला बघायला त्या हत्तीच्या दोरी बाजूलाच ठरत जयंत लोकमान्य माणूस नाही दोन हजार फावीस शिकारीची गावात डूकर नाही रानडूकर मोठे त्या माझी बसली पातळ झाड त्यांनी काही केलं नाही त्याच्यानंतर दावा दंड धरला आणि त्यांनी मला बाजूला ते समोर उसंडी मारून त्याला समोर जायचं नसतं फक्त त्याला बदल द्यायचे त्याला बळीत आवडता येत नाही आणि डुकडाची शिक्षा हे त्याला लगेच वळता येत नाही ते फार उसंडी मारून जात आणि मग वर त्याला जाग्यावर वळता येत नाही डुकळा तसं त्याला दिली बघल रामकृष्णा कृष्ण गेला हत्तीच्या दिसेना कृष्णांना आपली दोन्ही बाजू जमिनीवर रोन विकली हत्तीचं शेकोट हातात धर आणि जागेवर त्या हत्तीला आपल्याला होती गरगड चिडू लागले तिला फिरचा फिरचा बोलण्या देऊन गोळ्या आपल्याला कोण उठल दिसते ना तिच्या पाठगण पाय बनवले होते शेपूस पुन्हा उभारे आता आपल्या दोन हस्ती दंतमध्ये कुणाला तरी पकडायचं जन्म तो आपे आपे पुपस ना, ना आपे ते एक दंड वैसे दात उठा हम दुन का रक्ताल का हत्ती नहीं पीड़ा दी एका गोष्टी आपला कोळ्या पीठ आणि त्याचं कंसाची कंबरच तोंडला हे बरी लांब होते काय त्या नागला वतीला लांब होते ते बरे आता इच्छा होऊन काय होते काय म्हणलं तुम काही घ्यायचं कारण नाही अजून माझे चार आणि अंग रक्षक आहेत चटणीवढी आणि मग रामकृष्णांच्या स्वाद्याला सल तोष चालू मुष्टी त्यांच्या अंगाला भिडल्या हा म्हणता त्यांनी चाळीसांना यम सदनाला आठवून सगळं तो करून त्याच्यासाठी जो एक नंतर केला होता त्याच्यावर सिंहासन बसलेला आता माझा सजीवित पळून जाणार नाही कुठला असणसाल महा धर्म हो तो आणि प्रसंग वेगवेगळे गेला असेल तर त्यांच्या मस्त राजेवला आपलं राजघराण्याशी आपल्याला राजकीर्थाचा जसे कवसानी देव तिथे घरचे होते तसे आणि हे श्री कृष्णाने कौसाला पुष्पवृत्ती झाली तर कौसा बाब तिथे कोणी म्हणा पूर्ण पुढे येतो तिथं इथं जवळ म्हणत नाही मधुरावा आम्हाला विश्वास होता की मुलं लहान पण कौसाला मारायची वेळ लागणार नाही आज आम्ही मुक्त झालो कवसाच्या अत्यंत आणि जास्त आम्ही मुक्त झालो श्री कृष्ण हे मदुरेच्या राजसिंहनावर बसले नाही जर कोण आमदार योगी आहे नाही आणि प्रथम जर नंतर काही केलं असेल तर आठ वर्षाला चार आमदारांनी बलराम आणि श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकी यांना भेटले आई मोहन कृष्णा ने अभी उपक्रम लग जामा का यावं आपापल्या ठिकाणी पुन्हा इथं आता धर्माचं न्यायाच नीतीच सत्या सगळी मंडळी पडतात नंतर वृदेवाई नंद यांनी रामकृष्णांच उपनयन केलं व्रतबद्ध आणि त्यांना सांजीपणे गुरुकुला भेट अध्ययनासाठी परमपुरम श्रेष्ठ आहेत त्यांना काय अभ्यास करू पण असं यज्ञ श्रेष्ठ तत् सर्वजना प्रवचने आकाराने व्याख्या हो जना हो महाभवतीं सांगायचे स्वदेशी खाली आता त्याच तुकडे झाले <laughs> खाली तुकडे खादी नाही खाली कोणीतरी धरलं गेलं पाहुणे धोरण आणखीन चव सोन खाली वापरा म्हणतात पण हे स्वतःस्टर आधी म्हणून आधी करून त्यात बाळ मा गुरु शिष्य परंपरा काय ते करावी म्हणून गेले पाहिजे काही शिकले गुरुपत्नीच्या मागणीवरन मृत गुरुपुत्र यमाच्या सयमिनी नावाच्या नगरीतनं पुन्हा आणून दिलाय गुरुलक्ष्मी म्हणून नियमाला वा परत आणून दिले की दोन भाज्या अस्थि आणि प्राप्ती त्यांची नाव जराच्या कन्या कंसाचं निधन झाल्याच्या दोन बाप्पा जराधंदाचा महाराज कृष्णावर कृष्णा का आपण काप्याला मुलगू त्याच्यावर <laughs> एक कामगिरी सोडून हस्ती ना पुरात साहेब आमची आत्या तुमची माता तिथा आहे धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव आमची पाच हाती भाविक आहे तो काही करू शकलो नाही आमच्या हाती भावांसाठी पण ऐकून आहोत आणि धृतराज का ते पुत्र ते आमच्या आतेवरून बरोबर दुण नाही त्यांचा राज करतात त्यांचं न्याय राज्य बातमीच त्यांना देत नाही त्यांनी बर चौकशा करा माहिती गोळा करा आणि सविस्तर असं उत्तानंतर त्यांना काय गरज आहे कशाची गरज आहे कशी मदत करू शकू हे सगळं तिचं राहून आणि सगळा हवा खर तयार करा बातमी तयार करा वृत्त सिद्ध करा आणि सविस्तर वृत्तांत घेऊया याची काही करून आता जरासंद तयार कृष्णावर कित्येक आकडून सैन्य उघड मनी काय प्रत्येक बाकी सगळे सैन्य मारायचं जरासंद एकटा उडायचा परत द्यायचं आणि काय करावं यशित नाही यशित नाही यशित नाही दरम्यान कृष्णाने एक अनेक उपक्रम केलाय तो म्हणजे आक्रमण सार्थ युद्ध आणि त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या मथरावासीआलायझेशन आणि पहा घरी युद्ध कुठलं त्याची झळ म्हणाला बेचाळीस तर हा युद्ध झालं कुणा झालं भारताचा काही संबंध होता पण ब्रिटिशांची सत्ता म्हणून आपल्या लोकांना लढावं लागलं मारावं लागलं काही कारण आणि युद्धाची झळ कशी लागली हो म्हणजे रेशन कार्ड चे वाल तो मिळाचा सा, मका पावा लागला आणि हिरवी कुपण नाही एक इंच बा एक इंचची तेव्हापासून पाव पाहायचा प्रकारची पाव म्हणून कपडा णायची नाही आता आठवतात बघा काय आपल्या नागरिकाला युद्ध कोणाच आपला काय संबंध पण तिची जर तिची महागाई आहे मथुरावासीनात भगवंत आपले इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर सबकुच विश्वकर्मा समुद्रार माझ्या अवतार द्वारका नगरी उभारा द्वारका नगरीची उभारणी लागली नगरीच्या भौतिक केवढे कंग कंकाच्या अज्ञाने जंग्या आत रस्ते एक का शेवून गेले उपवन विश्रांती स्थान कुंजवन बाजारपेठा घर एक मजली दुमजली तिमजली सज्ज सुंदर राहत हे द्वारका करत आणि मग आता आपल्या कुटुंबियांच्या समवेत येश झालं सगळं सैन्य म्हणत मी एकटा राहू काय कराव तेव्हा नारळ ही होती पात्र कोणत्याही चरित्रात नारळ आहेत संसाधी कधी असतो होते काय वागत म्हणले तुमच्या मुखात नाही एकदा राहण्या कधी सांगूया रामायती काय राहून नारळ काढून टाकल्या ना पुराणातून पुराणातली सगळी नव्हत नाही काला असणारिमत्व आहे रामायणा आहे कृष्णा आहे तिथे काय काय काय कृष्ण तो सैनिक म्हणून औषधाला पुन्हा एक औषधी बोला करतो पुन्हा चंद्र भरणार अरे म्हणून ते मानसमुख येतात तुझ्या अर्थ तो कृष्ण म्हणणार नाही मग काल जेवण नावाचा आहे ना बोला त्याच्यावर आत मान कर बघ कृष्ण म्हणतो सांगतोय आणि काही आणि द्वाशीवर जाऊ जरा जी झाली का येऊन तू प्रत्यक्ष कृष्णाच्या पाठीवर राह मी द्वाशीला बाहेर वेळा होऊन बसतो पुढे आलो कृष्ण सम्राट म्हणून बाहेरनं वेळ आला मी आज कृष्णाचा पाठगा करतो ज्याला बाहेरनं वेळा जस पनाऱ्याला त्या सिद्धीने आवलं ना छत्रपतीने बोलत गेले त्याला कळलं गेली तस कृष्ण पुढं का भगवंतानी पाठ दाखवले आणि उत्तर भारतात राजस्थान गुजरात काठेवाड मेवाडवं म्हणतात रण सोडला रणगण सोडून पाहिला असा ग्रणेशला वेगळा एक वेगळं ते युक्ति पराभूतीला आणि पंधरा माणसा कृष्ण यांच्यात अंतर कमी होऊ लाग कमी होऊ लागत कमी होऊ लागल आणि पकडणार असं कुठं जातो माझ्या आत्ता दिसतो एवढ्या आता कृष्ण दिसेना असा आत्ता कुठं दिसतो गेला पाकाळ गेला माग्याने ओळखून गेलं काय काय गेला अब मागा पाहून घालून पळायला पळता पळता जमला थकला भागला त्याला पळवे ना तिथे अंगावर झोपलाय आता तर काय संपलं कृष्णाने गुढीमध्ये मुच नावाचा एक राजा जणी देव आणि आसले यांच्या युद्धामध्ये बहुत तलवार लागली होती बहुत वर्ष युद्ध चाललं होत दे विजय मला व्यक्ती आणि गरज आहे झोपणार का झोप नाही झोप नाही मी तर झोपणार आहे पण माझ्या झोपेत जर कोणी व्यक्त आणला मला जर कोणी उठवलं माझ्या जरी नेत्र जाग्यावर धरून रात्रीचा धीर झाला पाहिजे आणि नंतर मला प्रभू आपलं दर्शन झालं पाहिजे असा जो तो धोरण धरून मिळालेला त्या गोहेमध्ये येऊन झोपला भगवान म्हणजे त्याचे दोन्ही वर्ष खरे करायची ही वेळ आहे आणि आपलं एक काम एका दगडात कृष्णा होता त्याच्या अंगावर कृष्णाने आपला अंगावरचा शेला त्या मुसकृंदाच्या अंगावर काम करला आणि स्वत काल ही श्री कृष्ण त्या गुढेमध्ये एका कपाीच्या आड पुढे राहिलेली हा का लागून टाकू आपल्या पायातल्या पालक प्राणासहित काल योनाने कृष्ण समजून मुच कुंडाला लाच मारली त्याची झोप म्हणून कमरेपासून आणि मग दुसरा वर मतगुंजाला कपाळी अडण भगवान कुठे आले मतकुंजाला वसुंधाचं दर्शन झालं काल येऊन आटोकला मतकुंडाचे वर खरे झाले आणि आणि बड़ा जला कृष्ण कल दटापी दड़ता लड़ता दस नको अपन का बाहर न आणि वरमावली आणि मदत घेतली होती त्याच्या बोटाला धरून चालायची काही आता गरज नाही तो हे आटोपला आपल्या राज्यात मदत देशात आला त्याला कृष्ण सुखरूप आहे का मिळवूनच आटोपला अनेक वेळाने प्रयत्न केले काही द्वारकेमध्ये श्री कृष्ण आजोबाला द्वारकेच्या राज्यावर मथुरेच्या राज्यावर उग्रसेनाची स्वारी इथे शूरसेनाची स्वारी काही सुखात आहे का प्रजा आनंदात आहे सुखात आनंदाची नाही आणि वसुदैव दे डोक्यावर अक्षर टाकल्या पाहिजे दोघांना चतुर्भूजे केले पाहिजे विवाह केले पाहिजे आणि त्यानुसार दादा बलरामदा बलराम दादांचा विवाह हा आणि रेवती नवाच राज बलरामांस विभाग महा राजभो कृष्णा कित्येक विवाह अष्टाइ का सोलह चौहत् आणि भवमान तुला ताब्यात असलेल्या प्रधानजी आले भगवंताची शक्ती रुक्मिणीच्या रुक्मिणीची विवाह करता दादा म्हणजे राजा ऐकण्यासारखं चरित्र आहे भगवंतानी या इतक्या केले त्याचा सांगतो पण रुक्मिणी स्वयंवराची कथा तुला सविस्तर आपण फक्त स्वयंवराचा पूर्व भाग लक्षात घेणार आहे स्वयंवर सायंकाळी सायंकाळी कथेला येताना रुक्मिणी स्वयंवराला येतोय आशा आणि आताच या रुक्मिणी स्वयंवार आणि उद्या सकाळी दहा सौपा झाला ग्रंथपूर्ण होईल भगवंताचं पूजन होईल आरती व्यास व्यासपूजन होईल आवायची देवता विसर्जित होती आणि उद्या आज सकाळी साडे दहाच्या सुमाराला सगळा कार्यक्रम भीष्मद राजा महाराणी या भीष्मक राजाला पाच पुत्रुक्मशाली रुक्मपद् रुक्म रुक्म असे पाच पुत्र आहे आणि पाच पुत्रांच्या पाठीवर रुक्मिणी एकूलती एक पाच भावातली पाच भावांच्या पाठीवर झालेली एकुलती एक कन्या भीष्म राजा तो साधू संतांचा मुक्त साधू संत वैष्णव महावैष्ण कार्या एका अस साधु संतांची सेवा करण्या था राजा राजा था पन राजा फी स्त्र रुक्मी रुक्मी, नाम रुक्मी, रुक्मी बोले अच्छी आणि बंधाची सत्य आहे राजाचं काही चालत नाही ऋषी म्हणून घ्यायचे या सगळ्यांचे महत्व तो अध्यात्म पुराण वेद ग्रंथ शास्त्र ग्रंथ स्ुती ग्रंथ स्मृती ग्रंथ यांचं श्रवण करायचं अंतर काळ ला किंवा आपली पाच एक वाहिले मुलगा कोणत्या कुणाचा आणि त्याच्यामुळे या आशिती मंडळी यायची त्यांच्याशी चर्चा व्हायची किंवा आपण तो करता। कर, तो तो ना भ्रमण करतात आमच्या शकुल स्थळ आहे आता मी शकुल स्थळ आहोत त्यांचा आता अनुकेत असत की म्हणलं तर तो हिमत राहण्या विचारतो का रुक्मिणी योग्य आहे का ना ना ना तो प्रत्येकावरुपुलकुल नंदन श्रेष्ठ या दारकाश श्रीकृष्ण हा आणि रुक्मिणीला आमच्या व्यक्तीने योग्य विरोध आहे मी ऐक नाही पण कसं योग्य कुठ विदर्भ कुठं द्वारका आणि आहो माझ्या हातात काही नाही होते रुक्मिणी त्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत मी वापरता त्यांना पण मला विचारलं सांगतो की रुक्मिणीवर योग्य आणि कुठे कशाला श्री कृष्णासारखा नरो स्वयं नाट न समान कृष्णासारखा नर नाही नाटकच्या रुपणी का तो जी पद असले नाटक एकदा नयन आला विषय तो झाला कृष्ण सकाश म्हणजे अजूनच्या रुक्मिणी कृष्णाला काळा गोरा उंच गेटा थूल शेवल्याचे काळ काढला म्हणता मुखात भक्त कृष्ण गुरुराम जे ऐकत होत ना ते केवळ श्रवण येतो केवळ ऐकून कृष्णाने रुक्मिणीला पाहिलं नव्हतं रुक्मिणीला कृष्णाला पाहिलं नव्हतं त्यामुळे लस काही बाज पाहिलंच नव्हतं ना तो फरस ऐकत ऐकून फक्त रुक्मिणी मला पक्का विचार केला होता की आपलं जीवन मी म्हणून श्रीकृष्णा केलेले तर कृष्णाला घालून अन्य कुणाला घालणार नाही तशी वेळ आली प्राणत्या केली देव त्या केली पण अन्य कुणाला वरणार नाही भीष्म राजा शिद्धमंत्री यांचा निर्णय फक्त झाला होती नारा नारायण साहेब आवडून सांगताय त्या अर्थी आपल्या रुक्मिणीला कृष्ण हाच लोक देऊ हा रुक्मिणी जो आहे ना त्या रुक्मीचा कल आहे शिशुपालाकडून की आपली बहिणी शिशुपाला द्यायची का मुळात तो रुक्मी काही कारण नसताना कृष्णाच्या विरोधात पांडवांच्या विरोधात आणि कौरवांच्याकडे त्याच कल आता रुक्मिणीच्या मनात शुद्धवती राणीच्या मनात भीस्मक राजाच्या मनात तर कृष्णवर निश्चित झाला कृपी विरोधात आहे का कसा द्रो न्यायचा राजा ताई राजाय राजालायची रुक्मणी चिंता तु कष्टी आहे दुःखी आहे का आपलं माणस पुष्प आपण म्हणून समर्पित केलं मग कसं आपले बंधू आहेत कस कस कस शेवटी विचार करता करता करता तिला ते आशेचा पिरड दिसू लागतो जे काही घसित झाले आपल्या एकदा ते निर्माण पाहिजे कोण कळवणार कस कळवणार कुणाला पाठवा या कारणाच त्या कारणाला कळता कामाने त्यांना कळ पाहिजे आणि तिने एक दिवस आमचं कोणामध्ये ज्यांची ऋती होत असेवृद्ध ज्ञानुद्ध तपोबद्ध अनुभव अनेकदा पाहिलेले आणि ज्येष्ठ वैदिक ब्राह्मण सुदैव असं त्यांचं नाव तर सुदैव जाताना बोल रुक्मिणी राजनी बुक्त एक काम नाजू नाजू क्वाल द्वारा भेट दी का असा असाय ना सांगायच एवढ काम करा एवढे काय करणार पण असं कर काय कर असं माझं वय नाही निरोप करण्यासाठी इकडच्याकडे झाला तर सगळ्यात जमून आलेला बेट दिसक काय कर एक चार महिन्यात पण पुढे घेणार अजून त्यांनी मला अजून काय दिलं नाही आणि अशा परपुरुषाला मी जर पत्र लिहिलं ते माझ्याविषयी काय कल्पना करून घेतली काय अडाव लागली सर ना काय का पत्र द्यायला काका म्हणतात ते पत्र रुक्मिणी म्हणजे पत्र लिहिणं होणार नाही ते योग्य करणार नाही योग्य दिसणार नाही काहीतरी ना रुक्मिणी शेवटी काका म्हणल्या मग काही मी जात नाही तू जर काही दस्त लिहिला चार वेळी लिहिल्यास माझं काम सोपे पत्र घेऊन जाईल दो आगें दो आगें दो तो पत्र काम पत्र दिल कायंकाळीच्या आणि विवाहा लक्षात होईल अनेक प्रश्नाचे काही विवाह होतील आणि आता सराभाग सायंकाळी परिपूर्ण सुंदरी भगवान विठोबीयाले वारा सुनेन सुरा महाराज की जय हो पार की भगवान शिवस्ते